अध्याय सहास पौंड्रक काशी उद्धार श्रीशुक परीक्षिता बलराम जेवा नंदबाब्रजाधे गेले होते करूष देशाचार अज्ञानी राजा पौंड्रक श्रीकृष्णाक दूत पाठसे कल भगवान वसुदेव मी आ मूर्ख लोक चिथावनी देश होते कि आपसदेव आहत जगे रक्षण कर पृथ्वी पर अवतीर्ण तो मूर्ख स्वतःलाच भगवान समजू लागला लहान मुलं खेळताना ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला राजा करतात आणि तो राजाप्रमाणे त्यांच्याशी वागू लागतो त्याप्रमाणे मंदबुद्धी अज्ञानी पौंड्रकाने अचिंत्यस्वरुप भगवान श्रीकृष्णांकडे द्वारकेला आपला दूध पाठवला पौंड्रकाचा दूध द्वारकेला आला आणि राजसभेत बसलेल्या कमलनयन भगवान श्रीकृष्णांना त्याने राजाचा सा निरोप सांगितला मीच एकमात्र वासुदेव आहे दुसरा कोणी नाही प्राण्यांवर कृपा करण्यासाठी मीच अवतार धारण केलेला आहे तू आपले वासुदेव असे खोटेच नाव घेतले आहेस ते आता टाकून दे हे यादवा तू मूर्खपणाने माझी चिन्हे धारण केली आहेस ती टाकून मला शरणीये नाहीतर माझ्याशी युद्ध कर श्री शुक म्हणतात मंद बुद्धी ही बडबड ऐकून उग्रसेन इत्यादी सभासद जोरजोराने हसू लागले त्या लोकांचे हसुणे संपल्यावर भगवान श्रीकृष्ण दूताला म्हणाले तू आपल्या राजाला सांग की अरे मूर्खा मी माझी चक्र इत्यादी चिन्हे तुझ्यावर आणि ज्या चाचणीदारांच्या चिथावणीवरून तू ही बडबड करीत आहेस ही सोडीन त्यावेळी हे मूर्खा तू आपले तोंड लपून घार गिधाड होला इत्यादी मांसभक्षण करणाऱ्या पक्ष्यांच्या गराड्यात पडून राहशील आणि कुत्र्यांना शरण जाशील दूताने भगवंतांचा हा तिरस्कार युक्त निरोप पौंडरकाला जसाचत सांगितला इकडे श्रीकृष्णांनीसुद्धा रथावर स्वार होऊन काशीवर चढाई केली कारण तो राजा त्यावेळी मित्र असलेल्या काशीराजाजवळ राहत होता भगवान श्रीकृष्णांनी आक्रमण केल्याची बातमी ऐकून महारथी पौंड्रक सुद्धा दोन औषणी सेनेसह ताबडतोब नगराच्या बाहेर आला काशीचा राजा पौंढरकाचा मित्र होता म्हणून तो त्याला सहाय्य करण्यासाठी तीन औषणी सेनेसह त्याच्या पाठोपाठ आला त्यावेळी श्रीकृष्णांनी पौंढरकाला पाहिले पौंडरकाने सुद्धा शंख चक्र तलवार गदा शारंग धनुष्य आणि श्री चिन्ह श्रीवत्सिन्ह्यादी धारण केलेले होते त्याच्या छातीवर कौस्तुभमणी आणि गळ्यात वनमाला सुद्धा होती त्याने रेशमी पितांबर परिधान केले होते आणि रथाच्या ध्वजावर गरुडचिन्ह लावून ठेवले होते त्याच्या मस्तकावर मौल्यवान मुकुट होता आणि कानांमध्ये मकरकृती कुंडली झगमगत होती जशी एखाद्या नटाने रंगमंचावर वेशभूषा करावी तशी आपल्यासारखीच त्याची कृत्रिम वेशभूषा पाहून श्रीकृष्ण खदाखदा हसू लागली आता शत्रूंनी श्रीकृष्णांवर त्रिशूल गदा मुदगर शक्ती रुष्टी प्रास तोमर तलवार पट्टीश आणि बाण या शस्त्रास्त्रांचा मारा केला प्रलयाच्या वेळी ज्याप्रमाणे आग सर्व प्रकारच्या प्राण्यांना जळून टाकत त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनी सुद्धा गदा तलवार चक्र आणि बाण या शस्त्रास्त्रांनी पौंडरक आणि काशीराजाचे हत्ती रथ घोडे आणि पायदळ अशा चतुरंग सेनेला उद्ध्वस्त केले ती रणभूमी भगवंतांच्या चक्राने तुकडे तुकडे झालेल्या रथ घोडे हत्ती सैनिक गाढवे आणि उंटांनी भरून गेली त्यावेळी असे वाटत होते की जणू भूतनाथ शंकराचे ते भयानक क्रीडास्थळच आहे ते पाहून शिवराचा उत्साह हो अधिकच वाढला होता भगवान श्रीकृष्ण पौंढरकाला म्हणाले ए पौंडरका तू दूताद्वारे मला जी माझी चिन्हे सोडून द्यायला सांगितली होतीस ती मी तुझ्यावर आता सोडतो तुझे खोटेच माझे नाव धारण केलेले आहेस ते मूर्खा आता तुला सोडायला भाग पाडतो की नाही आणि जर मी तुझ्याशी युद्ध करू शकलो नाही तर तुला शरणही येतो श्रीकृष्णांनी त्याला अशा प्रकारे खडसावून तीक्ष्ण बाणाने त्याच्या रथाचे तुकडे केले आणि जसे इंद्राने वज्राने पर्वताचे शिखर उडवावे तसे चक्राने त्याचे मस्तक उडवले तसेच जशी वाऱ्यान कमळाची कळी जमिनीवर पडावी त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाणांनी काशी नरेशाच मस्तक धडावरून उडवून काशीपुरीत टाकले अशा प्रकारे आपला द्वेष करणाऱ्या पोंड्रकाला आणि त्याचा मित्र काशीराज याला मारून श्रीकृष्ण द्वारकेला परतले त्यावेळी सिद्धगण भगवंतांच्या अमृतमय कथांच गायन करीत होत परिक्षिता पौंडरक भगवंतांच्या रूपाचे नेहमी चिंतन करीत असे त्यामुळे त्याची सर्व बंधने गळून पडली भगवंतांसारखा वेशही दोधारण करीत असे त्यामुळे तो भगवंतांच्या सारुप्याला जाऊन मिळाला इकडे काशी नगरात राजमहलाच्या दरवाज्यावर एक कुंडले असलेले मस्तक पडल्याचे पाहून लोक विचार करू लागले की हे काय आहे हे कोणाचे मस्तक आहे ते काशी नरेशाचे मस्तक आहे असे जेव्हा समजले तेव्हा त्याच्या ते राण्या पुत्र बांधव तसेच नागरिक हे नाथ हे राजन हाय हाय आमचा सर्वनाश रडू सुदक्षिण नावाच् पुत्र होता पित्याच अंत्येष्टी संस्कार कर मनोमन निश्चय के अपने पित्या वध करना मार्गन मी पिता ऋणा मुक्त होलपुरोहित सह एकाग्रते भगवान शंकरान्च आराधना करू लग काशी नगरी काशीनगरीमध्ये त्याच्या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला वर मागण्यास सांगितले सुदक्षिणाने आपल्या पित्याचा वध करणाऱ्याला मारण्याचा सा उपाय सांगा असा इच्छित वर मागितला भगवान शंकर म्हणाले तू ब्राह्मणांसह यज्ञदेवता ऋत्वी स्वरूप दक्षिणाग्नीची अभिचारिक विधीने आराधना कर त्यामुळे तो अग्नी प्रमथगणांसह प्रगट होईल आणि तू जर ब्राह्मणांचे भक्त नसणाऱ्यांवर त्याचा प्रयोग करशील तर तो तुझा संकल्प सिद्धिला नाही असे सांगितल्यावर सु सुदक्षिण श्रीकृष्णांना मारण्यासाठी नियमपूर्वक अनुष्ठान करू लागला अनुष्ठान पूर्ण होताच यज्ञकुंडातून अतिशय भीषण असा अग्नि मूर्तिवंत होऊन प्रगट झाला त्याचे केस आणि दाढी मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल होत्या डोळ्यातून ज्वाळा बाहेर पडत होत्या उग्र दाढा आणि चढवलेल्या भुयांमुळे त्याच्या तोंडातून जणू क्रूरताच बाहेर पडत होती तो आपल्या जिभेने तोंडाची दोन्ही टोके चादरत चा होती आणि ज्वाळांनी आजूबाजूचा प्रदेश दग्ध करीत तो पुष्कळ भूतांसह द्वारकेजवळ जाऊन पोहोचला ती अभिचारिक आग अगदी जवळ आल्याचे पाहून जंगलाला आग लागल्यासारखे जसे पशु भयभीत होतात त्याप्रमाणे द्वारकेतील लोक भयभीत झाले ते लोक भयभीत होऊन भगवंतांच्याकडे आले भगवान यावेळी सभेमध्ये द्यूत खेळत होते त्यांनी भगवंतांची प्रार्थना केली हे त्रैलोक्य नाथा वाचवा नगर जाणाऱ्या या आगीपासून आमचे रक्षण करा स्वजन भयभीत झालेले पाहून आणि त्यांचा आक्रोश ऐकून शरणागत भक्त भगवंत हसून म्हणाले घाबरू नका मी तुमचे रक्षण करीन सर्वांचे अंतर्बाह्य साक्षी असलेला भगवंतांनी ही माहेश्वरी कृत्या आहे हे, हे जाणून तिचा प्रतिकार करण्याची आपल्या जवळच असलख्खा सुदर्शन चक्राला आज्ञा केली भगवान मुकुंदांचे अस्त्र सुदर्शन चक्र कोट्यावधी सूर्याप्रमाणे तजस्वी आणि प्रलयकालीन अग्निप्रमाणे धगधगणारे होत त्याच्या तजाने आकाश दिशा आणि अंतरिक्ष उजळून निघाल आणि त्यान अभिचार अग्नीला निस्तेज कल भगवान श्रीकृष्णांचे अस्त्र असलेल्या सुदर्शन चक्राच्या शक्तीने कृत्यारूप आगीचे मुख छिन्नविच्छिन्न झाले तिचे तेज नष्ट झाले शक्ती कुंठीत झाली आणि ती तिथून परतून काशीला आली आणि तिने ऋत्विज आचार्यांसह सुदक्षिणाला जाळून भस्म केले अशा प्रकारे त्याचा अभिचार त्याच्याच विनाशाला कारणीभूत ठरला कृत्यच्या पाठोपाठ सुदर्शन चक्र सुद्धा काशीला येऊन पोहोचले त्याने गच्चा सभागृहे बाजार गोपुरे बुरुज कोठारे खनिज खजिने हत्ती घोडे रथ आणि अग्निशाळा अन्नशाळा असलेली संपूर्ण काशी जाळून आनंदपूर्ण कृत्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांकडे त परत आले जो मनुष्य पुण्यकिर्ती श्रीकृष्णांचा हा पराक्रम एकाग्रतेन ऐकतो किंवा दुसऱ्याला ऐकवतो हो त्याची सर्व पापांपासून सुटका होत अध्याय सहासष्टावा समाप्त